अर्थात राजाप्रमाणे श्रीकृष्णाची सेवा करण्यास परिचर्या म्हणतात हे परिचर्या दोन प्रकारची असते जसे उपकरणा स्वच्छ करणे आणि चामर वा वाद्यादीद्वारे सेवा व वा उपासना गाणं संकीर्तन विद्यप्ती अर्थात दैन्यसूचक वाणी प्रयोग स्तबपाठ नैवेद्याचे आस्वादन चरणोदकाचे आस्वादन धूप आणि माला आदींचा सौरव ग्रहण करणे श्रीमूर्तीचा स्पर्श श्रीमूर्तीचे दर्शन करणे आरती करणे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 आत्मनिवेदन शब्दाचा अर्थ हा आहे की आत्मशब्दाने देहीची अहंता आणि देहनिष्ठ ममता या दोहोच कृष्ण कुछन प्राप्ती कृष्णाप्रती अर्पण करावे विजय देहीची अहंता आणि देहनिष्ठ मखी हो स्पष्ट करण्याची कृपा करा बाबाजी शरीराच्या आत जीव आहे तोच देही आणि अहम म्हणविला जातो त्याचे अवलंबून करून जी मीपणाची बुद्धी होते तिलाच देहनिष्ठ अहंता म्हणतात देहामध्ये जी माझेपणाची बुद्धी आहे हो ते तिलाच देहनिष्ठा ममता म्हणतात या मी आणि माझे या दोघांनाही श्री कृष्णाप्रती श्री कृष्णाच्या प्रती अर्पण करायला हवे मी आणि माझी या बुद्धी सोडून मी कृष्ण मी कृष्णाचा प्रसाद भोजन करणारा कृष्णाचा दास आहे आणि हे शरीर कृष्णाच्या सेवेस उपयोगी एक यंत्र आहे या बुद्धीने शरीर यात्रेचा निर्वाह करणे हेच आत्मनिवेदन आहे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 बाबाजी वैष्णव भगवंता से अधिक प्रिय वैष्णवेक्षा विष्णु की आराधना श्रेष्ठ है विष्णु ऐसी आराधने पेक्षा ही सेवक वैष्णव श्रेष्ठ है विजय शक्ति नुसार महोत्सव करनी यात्पर्य का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 आहे अर्थात ऊर्जेचा आदर करणे आहे विजय जन्मदा जन्माच्या दिनी यात्रा उत्सव पालन कसे होते बाबाजी भाद्रपतातील कृष्ण जन्माष्टमी आणि फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेस उत्सव करण्याचे नाव श्री जन्मयात्रा आहे शरणागत जणांस याचे अवश्य पालन करावे असावे विजय श्रद्धापूर्वक श्रीमूर्तींची परिचर्या कशी होते बाबाजी श्रीमूर्तीच्या सेवापूजेत प्रतिपूर्वन प्रति प्रीतीपूर्ण उत्साहाचे असणे अत्यंत आवश्यक असते जे लोक श्री श्रीमूर्तीची सेवा पूजा करतात कृष्ण त्यास केवळ मुक्ती रूप तुच्छ फळ न देता भक्ती रूप महाफळ देखील करतात विजयीत भगव भागवताचा अर्थ कशा प्रकारे आस्वादावा बाबाजी वेदरूप कल्पवृक्षाचा सुम... सुमिष्ठ रस श्रीमद भागवत आहे रस विमुख व्यक्तीच्या संघात श्रीमद भागवताचे रसा होत नाही उलट अपराध होतो जे श्रीभाग श्रीमद भागवताचे रसज्ञ शुद्ध भक्तीचे अधिकारी आहेत कृष्णाच्या लिला रसाचे पिपासू आहेत त्यांच्या संगात श्रीमद भागवताच्या श्लोकाचे रसास्वदन करावे साधारण सभांमध्ये श्रीमद भागवताचा पाठ केल्याने वा श्रवण केल्याने शुद्ध भक्तीचा लाभ होत नाही विजय स्वजातीय जाती आश्रय सिग्ध भक्त संघ कशाच म्हणतात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 यस्य पुंसो मणिवत सै तदुण स्वकुले स्वयुथान्वर्य संशत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 विजय नामसंकीर्तन कशाच म्हणतात बाबाजी नाम, बाबा नाम अप्राकृत चैतन्य रस आहे त्यात जड भावाचा थोडा सुद्धा गंध नसतो भक्त जीवाच्या सेवा वृत्तीने भक्ती शोधित रसना आदींवर श्रीनाम स्वयं स्फूर्ती लाभ करतात नाम जड इंद्रियाद्वारे ग्रहण करता येत नाही अशा प्रकारे निरंतर स्वयं आणि दुसऱ्यांसोबत मिळून नामसंकीर्तन करावे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 बाबाजी भक्तीच्या या अंगाच्या काही अवांतर फळांचे वर्णन शास्त्रामध्ये प्राप्त होते या अवांतर फळांचे वर्णन बहिरमुख लोकांमध्ये भजनाची रुची निर्माण करण्याकरिता आहे या समस्त अंगाचे मुख्य फळ कृष्णरती प्रकाशित करणे आहे भक्तीच्या ताणकारांची समस्त कामे भक्तीच्या अंगरूपात असावयास हवी कर्मांग नाही ज्ञान आणि वैराग्यद्वारे कधी, -कधी कोणास भक्ती मंदिरात प्रवेशाधिकाराची थोडीशी अनुकूलता प्राप्त होते भक्तीची अंगे नाहीत याचे कारण हे आहे की ते हे चित्तास कठोर बनवितात परंतु भक्ती सुकुमार स्वभावाची असते भक्तीमुळे जे ज्ञान आणि वैराग्य आपोआप उपस्थित होतात ते स्वीकृत आहेत ज्ञान आणि वैराग्य भक्तीचे कारण असू शकत नाहीत ज्ञान आणि वैराग्य जे देऊ शकत नाहीत भक्तीद्वारे ते सहजच प्राप्त केले जाऊ शकते भक्ती कि अत्यंत कठीण विषयराग अर्थात विषयांप्रती राहणारी आसक्ती देखील दूर होऊन जाते साधकांकरिता युक्त वैराग्यच आवश्यक आहे फलगु वैराग्य कपट वैराग्य यापासून सर्वदा दूर राहयास हवे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 धन आणि शिष्य आदींच्या उद्देशाने म्हणूनच अशी दिखाऊ भक्ती भक्तीचे अंग नाही आहे विवेक आदी गुण भक्तीच्या अधिकाऱ्यांचे गुण आहेत म्हणून ती देखील भक्तीचे अंगे नाहीत यमन यम शौचाचार आदी कृष्णाच्या प्रती उन्मुख व्यक्तींमध्ये स्वयं उपस्थित होतात म्हणून ही देखील भक्तीची अंगे नाहीत अंतशुद्धी बहिरशुद्धी तप आणि त्यांच्यातरी प्रधान अंगे आहेत त्या प्रधान अंगापैकी कुठल्या एका अंगाच्या अथवा अनेक अंगाच्या साधनेत निष्ठा झाल्याने सिद्धी प्राप्त होते मी वैधी साधन भक्तीच्या संबंधात सर्व गोष्टी संक्षेपात सांगितलेल्या आहेत सांगितल्या आहेत आता तुम्ही लोक हृदयात भावनापूर्वक चांगल्या प्रकारे समजून घ्यावा आणि आपल्या भरपूर सामर्थ्याद्वारे त्यांचे आचरण करावेशात ऐकून त्यांच्या म्हणाले प्रभो आपण कृपा करून आमचा उद्धार करावा आम्ही लोक अभिमान रूपी खड्ड्यात वाईट फसलेले आहोत बाबाजी म्हणाले कृष्ण अवश्य तुमच्यावर कृपा करतील रात्र अधिक झाल्यामुळे मामा आणि बाजे घरी परतले